परमात्म्याच्या ठिकाणी शून्यत्व नसता परमात्मा शून्य रूप आहे असा खुटा आरोप केलेला आहे पुढे चार उभ्या दृष्टांत एक दोन चार दृष्टांत महाराजांनी दिले मार्मिक आहे व्यवहारात आपल्या अनुभवाचे नाश पावला दिवा घालवला आणि आपण घालवणारा तो स्वतः खास वारी पण आटोपला मग तो दिवा घालवला दीपस्ते विनाश हा हे हो महाराज हे शून्य वादिन घेणं न्याय ते वध कोणी ओळख जाणला ते त्याला काही उत्तर देता येणार नाही तरी ही, भावे आणि ती सुखाने योग असा तिथे झोपेतच तो जर मेला आटोपला निद्रा लागली त्या निद्रेतच तो जर मेला निधे निचे प्राणी तो जर निधलेला माणूस प्राणानेच सदाचा निघून गेला त्याच्या प्राणाचं उत्क्रमण झालं महाप्रलयामध्ये नि जर महा गेला तर कोणी जाख महामस्वा आपण सुखाने झोपलो होतो मला सुख लागली होती न किंचित विधिशम हे कोण रे बाबा आता सांगणार अस्तित्व असतात ज्ञानेश्वर प्रकरण कुठे वाच हे सगळं वाचल्याशिवाय कळणारच नाही घट घटपणाने असणे म्हणजे गटाची उपलब्धी असणे घटाचं अस्तित्व असणे घट ज्यावेळी असतो म्हणजे गटाची ज्यावेळी उपलब्धी असते त्यावेळी घटाचं अस्तित्व असत तटभंगी घटो ज्यावेळी तद्भंग म्हणजे घटभंग होतो घटाचा विनाश होतो त्यावेळी घटो नास्ती अशी प्रती येते म्हणजे एकदा घट असतो तेव्हा घटो घटो असती घटा असती अशी प्रती येते घट ज्यावेळी नाहीसा होतो भंगाला पावतो त्यावेळी घट नास्ती म्हणजे घटाच्या भंगाची प्रती येते म्हणजे घटाच्या अभावाची प्रती येते म्हणजे घट असतो तेव्हा घटाची म्हणजे घटाच्या अस्तित्वाची प्रती येते म्हणजे घटत्व विशिष्ट घट गट दिसतो घटत्व विशिष्ट घट आहे असं कळतं आणि ज्यावेळी घटाचा विनाश होतो त्यावेळी घटाभाव आहे अशी प्रती म्हणजे घटाभावाचं ज्ञान होत सर्वसा नाही तसे कोणी म्हणाले समजा सर्वतोपरी जर सगळं अभावच असेल तर अभाव आहे हे तरी कोण सांगणार नाही पण म्हणजे नास्तिक्व एकदा आणि त्यालाही पाहणारा तो आत्मा नाही आहे असं जर कोणी म्हणेल आणि तो पाहणारा आत्मा तोही त्याच्याबरोबर जर नसेल म्हणजे सर्वथा नाही पण हा पाहणारा जो तो आत्मा तोही जर नसेल म्हणजे त्याचा द्रष्टा जर नाहीसा होईल तर मग नाही हे तरी कोणाला कळलं न होणे वीड असणेचे मग आत्मा कसा है? आहे आहे पणा वाचून आहे नाहीपणा वाचून आहे म्हणजे आहे पणा वाचून व नाहीपणा वाचून जे असण आहे स्वरूप आहे निर्वि स्वरूप आहे वाहणाऱ्या पदार्थाबरोबर जर पाहणाराही निघून गेला तर त्याचा कुणाला निकाल सांगता येणार नाही त्याचा निर्णय सांगता येणार नाही त्याचा मोजमा हिशेब सांगता येणार नाही हा आत्मा कोणीतरी चेतन स्थिर मानला पाहिजे तो पोटस्थनित्य मानला पाहिजे तो द्रष्टा मानला पाहिजे तरच तो काही नाही हे सांगू शकेल शिल्लक असं सिद्ध होतो, शून्याची सिद्धी होत दिवा मानविला असता बाधविणारा जर नाहीसा होईल तर दिवा नाही हे कोणाच करणार किंवा निद्रा आल्यावर निद्रिस्त निद्रिस्त पुरुष जर मेदा जो होती होती होती। मला विचाराल घट जर घटाच्या भावाचं ज्ञान त्याचा भाऊ कोण भाऊ त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान होते म्हणजे विशिष्ट घटत्व विशिष्ट घटाचे ज्ञान होते आणि कुठला जर त्याच्या त्याचा अभाव समजतो त्याचा अभाव समजतो म्हणजे त्याचं नास्तित्व कळत नाही असे कोणी म्हणाले ते, ते कोण म्हणणार ते करणार कस कोणाला समजणार ते म्हणजे म्हणणारा कोणीतरी राहतो म्हणणारा कोणीतरी त्याचा प्रकाशक असलाच पाहिजे म्हणजे प्रकाशकाचा द्रष्ट्याचाही जर अभाव होईल तर म्हणणार कोण म्हणजे कोणीच म्हणणार नाही म्हणजे त्याचा अर्थ आहे म्हणणारा पाहिजे काय नाय तर त्याचा अर्थाचं कोणीच नाही म्हणजे पुन्हा शून्याकडे कोणीच नाही म्हणजे कोणीतरी म्हणणारा असायला पाहिजे अस्तित्व त्याचं मानलं पाहिजे तर त्याचे सिद्ध होईल रिरव्यू होणार नाही त्याचप्रमाणे योग्य योग्यतेने अर्थात सद्रुपतेने व चिद्रुपतेने राहणारा वाचल्या कारणाने त्याचा त्यालाही तो जाणत नाही व दुसराही त्याला कोणी जाणू शकत नाही पण त्याला नाही म्हणायची सोयने तो जोगा नाही तर्कदुष्ट स्वरूपाचा आहे आहे, असा अर्थ झाला बाकीचा विषय आपण आता उद्या वाच कुंडली गुरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल सर्वच शून्य आहे असे का वाटावे असा पूर्वपक्षाचा अभिप्राय उई पत्तीसा न असावया कारण की मला म्हणतात कि आत्मा आपल्याला आणि दुसऱ्याला होत नसला तरी सुद्धा तो नाही ही गोष्ट सिद्ध होत नाही त्याचं कारण हा चिन्मात्र स्वरूप असल्यामुळे सदरूप असल्यामुळे स्वतः आला आणि इतर आला विषय होत नाही ही जरी गोष्ट असली तरी तसे अस्तित्व नास्तित्व त्याच्याविषयीच अस्तित्व त्याच्याविषयीच नास्तित्व इथे उल्लेख हा अपी भवेत कोणालाही केव्हाही असा उल्लेख सुद्धा करता येत नाही कारण तो सन्मातृ रूप तो चिन्मातृ रूप आहे स्वयं स्वत आणि शत्रू स्वयं सता स्वतः चित्रूप आणि स्वयं हा स्वामी हे आनंद घन अशा स्वरूपाचे असल्या कारणाने त्याचा अभाव तुम्हाला सिद्ध करता येते ही गोष्ट खरी आहे की तो इतराला आणि स्वला विषय होत नाही इतरालाही विषय न होण्याचा आणि स्वला हे विषय न होण्याचं मुख्य कारण जर काही असेल तर तो, तो स्वतः स्वयंप्रकाश आहे अन्याला विषय होण्यात त्याच स्वयंप्रकाशत्व राहत नाही आणि स्वतःचा स्वतःला आणि जास्त प्रकाशाने प्रतिपादन करतात त्याला एक दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराजांनी कि स्वला व अन्याला विषय होत नसला तरी त्याच्या अस्तित्वाचा आपल्याला निषेध करता येत नाही कसा त्याच्या करता पुढच्या दृष्टांत वाजता का निरंजने माणूस जिथे हे जा करीत नाही अशा एका निर्जन बनामध्ये एक गृहस्थ झोपलेला आणि तो निरंजनामध्ये असलेला झोपलेला माणूस या पुरुषा निरंजने निरंजन बने शेते स्वतःच्या त्याच्या अस्तित्वाचा कोणी निषेध करू शकत नाही हाच दृष्टांत माझे दुसऱ्या प्रकरणातही ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे पण तिथे हा दृष्टांत देताना आणि इथे दृष्टांत देताना काही वैशिष्ट्य जर असेल तर ते असं आहे तिथे असं दिलं आहे की निरंजनामध्ये एखादा झोपलेला माणूस जर जागा झाला तर चेता आणि चे तोच एक असतो असा तिथे उपयोग केला निरंजनामध्ये झोपलेला माणूस जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला जागा करणारा व हो, जागा होणारा पोच असतो त्याप्रमाणे अद्वैत नष्ट न करता एकमेव परब्रह्म श्रीहरीच परमेश्वरच परमात्माच दोन्ही रूपाने बनलेला आहे असं सांगण्यासाठी तो दृष्टात म्हणजे चेता आणि चे वीता दुसरा कोणी नसून एक एकच तो स्वतःचा स्वतः असावा आणि त्याच पद्धतीने गुरु आणि शिष्य प्रश्न प्रतिवचनात्मक ही जरी परंपरा चालत असली तरी गुरु शिष्य या रूपाने एक परब्रह्म श्री गुरुच नामतात असं सांगण्यासाठी तिथे दृष्टांत केला आता इथे तो दृष्टांत दिला <coughs> की स्वतःला आणि अनेक आला इतर आला म्हणजे अनेक स्वतः म्हणजे दुसरा आणि आपण कोणाचाही विषय होतो म्हणजे आपण आपल्याला विषय होत नाही दुसऱ्याचा विषय होत पण विषय होत तो आ, तो हे सांगण्यासाठी हा दृष्टांत म्हणजे दृष्टांत तोच असून तो त्याचा तो उपयोग वेगवेगळ्या रूपाने इथे महाराजांनी केला असं आपल्याला दिसून येईल दृष्टांत मात्र तिथे आणि इथे तोच आहे यात मुख्य गोष्ट अशी आहे की स्वला व अन्याला विषय न होणारा आत्मा स्वयंप्रकाश असलेला आत्मा तो स्वयंप्रकाश असलेला आत्मा ज्ञान आणि अज्ञान यावून विरहित असून त्या पूर्व पक्षाच्या म्हणण्यामध्ये असं दिसून येत कि स्वला हे विषय होत नाही अन्याला हे विषय होत नाही मग तो नाही म्हणा म्हणजे शून्य असं सांगा असं त्या पूर्वपक्षाच्या म्हणण्याच दिसून येत किंवा त्याचा अभिप्राय असा तो मागच्या उभी मध्ये स्पष्ट सांगितलं इथे मिथ्या शब्द शून्य वाचक आलेला आहे मौलीने वापरल्यास ध्यानात हो ठेवायचं आपण जे सदा सदाहून विलक्षण अनिर्वचनी म्हणतो अशा अर्था करताना इथल्या मिथ्या शब्दाचा अर्थ शून्य असाच आहे आणि त्याच भूतीने त्याने हा शब्द कोण वापरलेला आहे लोक असं विचारतात मात्र त्यांना इतकी ही जरी गोष्ट माहित नसली की ज्ञानेश्वरी तो अमृतानुभवात मिथ्या शब्द तरी आलाय का त्याला सांगायचं इथे आलाय म्हणून पण ही गोष्ट लक्ष ठेवायची कि तो हो हो म्हणजे त्यावेळी मान आलवे तेव्हा आपण काय सांगायचं हा मिथ्या शब्द मिथ्या वाचक आले नसून हा शब्द शून्य वाचक आलायच पण अजून म्हणजे आपण ज्या अर्थाने हा मिथ्या शब्द वापरतो तसा इथे नाही आहे इथे मिथ्या शब्दाचा अर्थ शून्य असाच आहे कारण मिथ्या अनिर्वचनी असल्या शब्दाविषयी या वाजना फार द्वेष आहे तर त्यांना सांगायचं की इथे हा शब्द आला म्हणून हो मग तो हो म्हणतो हो म्हटल्यानंतर त्यांना सांगायचं प्रकरणाप्रमाणे या शब्दाचा अर्थ मिथ्या आम्ही जो म्हणतो तो नाही करतो पुन्हा इथे शून्य या अर्थानेच हा शब्द आलेला आहे असं कायम घ्या काही या वादविवादातल्या ज्या खुणा म्हणतात त्यातले ही खूण काय आपल्याला वादविवाद करायचं नाही गोष्ट तुम्हाला सांगून ठेवली शब्दाने शून्यवाद्याने आपला व्यक्त केला आहे तेव्हा त्याला असं सांगायचं आपल्याला कि नाही असं जे तू म्हणतो त्याच्या ऐवजी त्याला आपल्याला असा प्रश्न विचारायचाय कि ज्ञान व अज्ञान याहून अतीत रूप असा आत्मा नाही म्हणजे त्याचा अस्तित्व नाही का त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार नाही हा मूळ त्याच्यामध्ये चिंतनीय विषय आहे तर आत्म्याचं अस्तित्व आहे पण त्या अस्तित्वाचा व्यवहार नाही आता इथे घट आहे तेव्हा या घटाचा आपण आयन घट हा असा व्यवहार करू शकतो पण ज्यावेळी आपण सगळे इथून निघून जाऊ त्यावेळी इथे असलेला हा जो घट या घटाचा अस्तित्वा व्यवहार कोणी करणार का कोणीही त्यावेळी करणार नाही म्हणून घट नाही असा होईल का नाही म्हणजे घट आहे पण घटाच्या अस्तित्वाचा जसा व्यवहार होऊ नये त्याप्रमाणे आत्मा आहे पण आत्म्याच्या अस्तित्वाचा व्यवहार नाही म्हणून अस्तित्व निघाळ आणि अस्तित्वाचा व्यवहार निघाला नाटकद्वीच्या ना, आपल्याला असं विचारायचं तिथे कि अभावाचं प्रकाशन करतो हे आज आपण इथे तर्कांना म्हणतो आपल्याला असं विचारायचं अभावाचं प्रकाशन होतं हे कोणाला कळतं त्यावेळी पाहायला कोण असतं त्यावेळी तिथं सगळेच निघून गेलेले असतात तर तो दिवा तिथे त्या नाटकात काम करणाऱ्या सगळ्या कामगारांचं नटनटींच प्रकाशन करतो ते सगळे निघून गेल्यावर तिथे <coughs> कोणीच नसतं तो, तो त्यांच्या अभावाच प्रकाशन करतो हे कोणाला कळत तिथे आपल्याला असा प्रश्न विचारायचा कि ज्यावेळी या सर्वांचा अभाव असतो त्यावेळी तो दिवा प्रकाशन करीत नाही का दिवा अभावा त्या अभावाचं प्रकाशन करतो त्याचा व्यवहार घडत नाही तिथे कोणी ही अडचण आहे कि तिथे प्रकाशन होत पण प्रकाशनाचा व्यवहार होतो त्यांच्या अभावाचं प्रकाशन दिवा करीतच असतो तो प्रकाशमन असल्या कारणाने प्रकाशमन पण मी त्यांच्या अभावाचं प्रकाशन करीत आहे किंवा दिवा त्यांच्या अभावाचं प्रकाशन करतो असं म्हणायला दुसरा किंवा स्वतः कधीच समर्थ असत नाही म्हणजे दिवा जेवढ असल्यामुळे म्हणत नाही यांचेतन म्हणणारा कोणी तिथे नाही म्हणून तो दिवा प्रकाशन त्यांच्या अभावाचं करीत नाही असं म्हणत का नाही दिवा त्यांच्या अभावाचं प्रकाशन करतो पण दिवा त्यांच्या अभावाचं प्रकाशन करतो याचा व्यवहार होत नाही म्हणजे प्रकाशन आहे पण प्रकाशनाचा व्यवहार नाही अस्तित्व आहे पण अस्तित्वाचा व्यवहार नाही आता जसा एखादा घट असावा तिथे आपण आहोत आपल्या समोर असल्या गटाचा आपण अस्तित्वाचा व्यवहार करू शकतो आयन घट हा अहम जनाम्ही अनेक तऱ्हेने आपण त्याचा व्यवहार करू शकतो म्हणजे अस्तित्व आहे आणि अस्तित्वाचा व्यवहार आहे आपण चेतन ज्यावेळी निघून जाऊ जा त्यावेळी घट आहे म्हणजे त्याचं अस्तित्व आहे पण त्याचा व्यवहार नाही कारण दिवा ज्यावेळी लोकांचं प्रकाशन करतो तेव्हा दिवाळी आहे प्रकाशनही आहे तिथे चेतन असल्यामुळे त्याचा व्यवहार पण आहे कारण लोक म्हणतात आम्हाला दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसलं दिवा लावा दिवा नाही प्रकाश मंद आहे वगैरे व्यवहार म्हणजे प्रकाशनाच्या संबंधाने आजूबाजूचे सगळे व्यवहार आपण करतो पण सगळ्यांच्या अभावाचं ज्यावेळी दिवा प्रकाशन करतो त्यावेळी दिवा प्रकाशन करतो अभावाचं प्रकाशन करतो पण त्याचा व्यवहार कोणी करीत नाही त्याप्रमाणे आत्मा स्वयंप्रकाश आहे पण प्रकाशाचा व्यवहार आत्मा सदरूप आहे पण सदरूपाचा म्हणजे अस्तित्वाचा व्यवहार नाही आत्ता त्याला असं सांगायचंय कि सदरूप हा आत्मा आहे तो सदस्वरूपाने आहे पण त्याचा व्यवहार नसल्या तुला तिथे पूर्णत्वाचा भरवून राहिला व्यवहार झाला म्हणजेच पदार्थ असतो अशी जी त्याची बुद्धी आहे व्यवहार न होता सुद्धा आत्मा आपल्या सदरूपाने सदरूपाने ते म्हणायचे अरे साधू पुरुष हा आपल्या मोहिमेत असावा तो लोकांचा विषय होतो कसा इतकंच नव्हे तो लोकांच्या वृत्तीच्या विषयाचा तर होतो तो पण त्या वृत्तीच्या व्यवहाराचा तो विषय होतो म्हणून गुरुजी म्हणत असत महाराज म्हणजे गो होणाला कळत नाही तो महाराज आमची चिमकी सगळ्या गावभर लागलेल्या आपण लोकांच्या वृत्तीचे विषय आणि वृत्तीच्या विषयानंतर त्याच्या व्यवहाराचे विषय साधू गुरुजर खरा ब्रह्मरूप आहे तर कोणाच्या वृत्तीचा विषय होऊन नाही त्याने आपल्या महिमेत असावं हे जसं व्यवहारामध्ये लक्षात देण्यासारखा आहे अगदी तशाच पद्धतीच्या काही मंडळी अशा असतात ना त्यांच्यासारखे की जी प्रसिद्धी परानमुख असतात आपल्या मेहमी असतात त्यांच्या मोठेपणाला कोणी बा जाणू शकत नाही पण प्र... ते प्रसिद्धीच्या प्रकाशामध्ये आलेले नसतात आले आप नाही आपल्याला अशी समजूत होऊन बसले आली की फोटो येतात ज्यांचा नाव लौकिक होतो ज्यांचे चिंकीवरती ज्यांना हार कुरे घातले जातात जे कुठे कोणाचं उद्घाटन करायला कुणाचं उच्चाटन करायला जातात हो त्यांच महत्वच उच्चा उद्घाटन होत नाही गल्लीत ते कोण विचारणार पण गल्लीत भट्ट्या बोळात राहूनही एखादा महात्मा मोठ्या आपल्या अंगाने असू शकतो प्रकाश झोतात आलेले दिल्ली पासून गल्ली पर्यंत प्रसिद्धीला पावलेले हे सुद्धा वर्तमान पत्र सुटलं नाही त्यांचं नाव नाही असं तेवढ्या ते मोठेपणाला पावलेले नसतात असं आपल्याला व्यवहारातही दिसून येईल त्याच पद्धतीने आत्मा चिन्मात्र आहे प्रकाशरूप आहे पण प्रकाशनाचा व्यवहार आत्मा सदरूप आहे पण त्याच्या सदरूपतेचा व्यवहार नाही म्हणून प्रकाशरूप व सदरूप असून त्याच्या प्रकाशनाचा व अस्तित्वाचा व्यवहार होत नसल्यामुळे या पूर्व पक्षाला भ्रम झाल्या की शून्य मिळते होणारा पूर्व पक्षी आपल्याला इथे महाराज केला असला तर हा बौद्धांचा म्हणजे माध्यमिकांचा हा वाद आहे त्या माध्यमिकांच्या शून्यवादाच अक्षरशः इथे खंडन आहे त्या माध्यमिकाला त्या बुद्धाला कोण म्हणतो बुद्ध आश्चर्य नावाप्रमाणे खरा हा बघावा तर कसा बुद्ध म्हणताना वास्तविक तो ज्ञानस्वरूप असायला पाहिजे होता पण हा आहे निर्बुद्ध <laughs> निर्बुद्ध म्हणजे बुद्ध तर बुद्ध आहे पण त्याचं नाव ठेवलंय बुद्धला बुद्ध नाव ठेवलंय आहे निर्बुद्ध एवढं त्याला कळू नये की नाही नाही सर्व शून्य आहे सर्व शून्य आहे सर्व शून्य म्हणणारा तू आहे सर्व शून्याची सिद्धी होत नाही पण ते त्याच्या काही लक्षात येत नाही शून्याचा तुला अनुभव आहे का नाही एवढे एका तर्काने ती गोष्ट खंडित होऊ शकते पण ते त्याला कळली नाही मग त्याला निर्बुद्ध नाही म्हणायचे तर काय म्हणायचं असं सारा अभिप्राय त्या अर्थात बुद्धाचा जो शून्यवाद त्याचं इथे अक्षरशः खंडन करीत असल्या कारणाने त्यांना सांगायचं आहे की ज्ञाना ज्ञानातीत आत्मा सदरूप आहे अस्थिरूप आहे पण त्या अस्तित्वाचा व्यवहार नाही अस्तित्व असावं आणि त्याचा व्यवहार होऊ नये हेच आत्म्याच्या अव्यवहार्य स्वरूपाचं घोषण आहे हे त्याचं घोषण आहे ध्यानात ठेवायचं व्यवहार उणेपणाच नाही व्यवहारात जरी आपल्याला असं वाटत असलं की आम्ही प्रसिद्धीच्या प्रकाशात आलो नाही मग काय आम्ही एवढं करून मिळवलं मायेचा जो प्रांत आहे त्या प्रांतात हा अजून त्याला असं वाटणं स्वाभाविक माया प्रांताचं उल्लंघन केलंय त्या माया प्रांताचं उल्लंघन करणारा माणूस प्रसिद्धी परामुख राहतो तो प्रसिद्धी मिळण्यावर व न मिळण्यावर त्याचं मोठेपण अवलंबून नसतं त्याला असं वाटत नाही की माझ्या प्रकाशनाचा माझ्या काय काही श्रीमंत असे असतात की त्यांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन झालं नाही तरी त्यांना आनंद असतो खरं सांगायचं नाही उलट ठेवून इच्छा करतात नवस करतात कि देवा आमची श्रीमंती कोणाला कळू नये करू नये आई आजी बरी गवाळ ग्रंथी राहतात गवाळ ग्रंथी राहतात ते विचारू नका आम्हाला वाटतं एवढे गवाळ ग्रंथी राहतात तेव्हा हे गरीबच असतील अरे ते आपल्यासारख्या पाच पन्नासाला विकत घेण्याच्या योग्य ते असतात आत्ताचं जे कोशाखी युग निघालय याच्यात गोष्ट तुम्हाला सापडणार नाही आम्ही फिट कपडे घातलेले असतात बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं कुठला ऑफिसर आहे काय असं काही वाटत म्हणताना कुणी एखाद्या पलटणीचा बॉस भिसाय काय असं वाटत बरं का त्याला विचारलं काय एवढा पोशाख झालो का अगदी आपण काय करता हॉटेलमध्ये जर का इला जाय पोशाख योगच झाले त्याला जर विकत घेतलं ना तर घरात जाईल गावात घर नाही राहणार चेड नाही काही नाही म्हणा तुम्ही काय कलेक्टर आहे काय असं सांगण्याच तात्पर्य असा काहीतरी असतो त्याला माझ्या ऐश्वर्याच प्रदर्शन व्हावं असं वाटत नाही ऐश्वर्याचं प्रदर्शन होऊन जसं एखादा गर्भ श्रीमंत असू शकतो आणि त्याच पद्धतीने प्रसिद्धीच्या प्र, प्रकाश जोतात महिता सुद्धा एखादा महात्मा आपल्या महिन्यामध्ये थोर ज्ञानी विद्वान असू शकतो हे जर व्यवहारात आपल्याला समजावं तर त्याप्रमाणे प्रकाश झोतात प्रकाशनाच्या व्यवहारात आणि अस्तित्वाच्या व्यवहारात न येता अव्यवहार्य ये दशेमध्ये राहणं हेच आत्म्याचं भूषण असल्यामुळं या प्रकरणात मुख्य ही गोष्ट ज्ञान ठेवायची की आत्मा अस्तित्व रूप आहे अस्थि हे त्याचं रूप आहे सत्य हे त्याचं रूप आहे पण सतचा अस्तित्वाचा सत्तेचा व्यवहार नाही तो प्रकाशरूप आहे तो ज्ञानमात्र आहे मात्र आहे ज्ञातृज्ञनुसदेचे जे ज्ञान असं आहे पण त्या ज्ञानाचा व्यवहार नाही असं अव्यवहार स्वरूप ज्ञान आणि सत्ता म्हणजे आत्मा आहे असं इथे आपल्याला ज्ञानेश्वर ज्या अस्तित्वावर होतो तो, तो मूळ सत्ता प्रदाचा आत्मा असल्या कारणाने त्याच्या व्यवहाराची त्याला आवश्यकता नाही हे त्याचं मोठे कोणा एका परिणाम हे आता एवढं ज्ञानेश्वर महाराज आपला कंठ फोडून आपल्याला जे सांगतायत ते तुम्हाला कळण्यासाठी बाकी दुसरं काही एवढा कंठ फोडून सांगण्याचं काही कारण नाही एखाद्या मूवी हो मध्ये शब्दात समजावं आपल्याला एवढा कंठ फोडून अगदी आपल्या कंठरवाने उद्घोष करून मौली सांगते याच्यावरून आपण मौलीवर भरोसा ठेवून हे समजून घेणं हे आपलं काम आहे दुसरं काही जर आपल्याला समजतं तर मौलीला एवढे लिहिण्याची काही आवश्यकता नव्हती तिला हे माहितच होत ती एवढी पूर्ण स्वरूपाला पावलेली होती पण तिने आपल्यासाठी ती आपल्याला एवढं कळू असूनही अस्थिरूप असून किंवा त्याच्या पुढे सांगायचं अस्थिरूप आणि चिद्रूप म्हणजे सदरूप आणि चिद्रूप हे आत्म्याचं स्वरूप आहे म्हणण्यापेक्षा ते आपलं खास स्वतःच प्रत्येकाचं स्वरूप आहे असं असून हे प्राणी यांचे दैव कसे जे, जे मी नाही म्हणती हे जसं देवाला म्हणायची वेळ मौलीला म्हणण्याची वेळ मी या रूपाने तुम्हाला जे रोज रात्रंदिवस परस्फुरण होत आहे ते आत्म्याचं परस्फुरण आहे हे परस्फुरण ज्याच्यामुळे होतं या डोळ्याने तुम्हाला ज्याच्यामुळे दिसतं कानाने ज्याच्यामुळे तुम्हाला ऐकायला येतं तो मूळ शक्तीप्रदाता कळावी पण कळत नाही म्हणून अत्यंत किवेली इथे प्रतिपादन करते त्याच्यावर आपण समजून घे प्रकाशनाच्या बाबतीत स्वतःच प्रकाशन करण्याच्या बाबतीत समर्थ असं सांगितल्यानंतर तुम्हाला स्वतःच स्वतः प्रकाशन करत नाही असं इथे व्याख्या समजून घेण्यामध्ये गोंधळ झालेला आहे तो इतरांचं प्रकाशन करतो व आपल्या प्रकाशनात दुसऱ्याची अपेक्षा बाळगत नाही असं आम्ही सांगितलं ज्ञान हे स्वरूप हा ते ज्ञान अन्नचं प्रकाशन करतो व आपल्या प्रकाशनात दुसऱ्याची आवश्यकता बाळगत नाही म्हणजे आपण आपला प्रकाशन करतो असा अर्थ होतो का त्याचा होत नाही आपल्या प्रकाशनात दुसऱ्याची आवश्यकता बाळगत आपल्या प्रकाशनात अन्न आवश्यकता तो स्वयंप्रकाशन स्वयंप्रकाश या शब्दाचा अर्थ स्वतःचा स्वतःला स्वयंप्रकाश या शब्दाचा अर्थ पूर्ण प्रकाशाचा गोळा म्हणून तो स्वतःचा स्वतःला विषय होत पण स्वतःच्या प्रकाशनात आणण्याच्या अपेक्षा करीत ही गोष्ट खरीच आहे आपण स्वप्निर्वाहत्व यामध्ये दुसऱ्याचही प्रकाशन करतो आणि आपलेही प्रकाशन करतो असा अर्थ आपण करतो आपलंही प्रकाशन करीत नाही आपल्या प्रकाशनात दुसऱ्याची अपेक्षा बाळगत नाही किंवा दुसरेही कार दुसरे वर्णन करताना असं म्हटलंय अनधीन भानात्मक स्वप्रकाश ज्याच भान होण्याच्याही अधीन नाही स्वतःच्या मोहिमेत जो असतो त्याला स्वयंप्रकाश म्हटलं म्हणून ज्याचा भाग आणण्याच्या आधी नाही किंवा जो आपल्या प्रकाशनात अन्याच्या अपेक्षा बाळगत नाही त्याला काय म्हणायचं स्वयंप्रकाश म्हणायचं एक किंवा आणखी एक असं म्हणलं अवेद्योक्ष स्वप्रकाश जो वेद्य होत नाही मग स्वला आणि अन्याला कुणाला आहे स्वला व अन्याला वेद न होता जो अपरोक्षरूप आहे म्हणजे अनुभूती स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे त्याला स्वयंप्रकाश म्हणतात म्हणजे जी पद्धती आहे शक्यता तिथे नाही विषय विषय भाव तिथे संभवत नाही एवढंच त्याच्यात सांगायचं आहे म्हणजे स्वयंप्रकाश किंवा दुसरी घडून जाईल म्हणजे आत्मस्वरूपात स्वरूप आहे जो अनुभवती स्वरूप असतो जो ज्ञानरूप असतो तो कोणाला विषय होत नाही काल आपल्याला सांगितलं की न तो असत आज्ञेया तो आत्मा आज्ञेय पण तो नाही म्हणून अज्ञे असा त्याचा अर्थ नसून ज्ञातृनांतरा भावा दुसरा त्याला जाणणार ज्ञान नाही म्हणून तो आज्ञे आहे तो असा दुरुप आहे म्हणून आज्ञे आहे असं आपण समजू नका ही गोष्ट वारंवार ध्यानात ठेवली पाहिजे नाही आपण आठवत या आपण झोपलाय तर त्याचं स्वतःच स्मरण नाही म्हणजे आणण्याला विषय होत नाही निरंजनात आहे म्हणून आणि झोपलेला असल्यामुळे स्वतःचा स्वतःलाही त्याला जाणीव होत नाही कि मी आहे म्हणून म्हणून झोपलेला घेण्याचं कारण हे आहे की जागृत माणसाला निदान चुकून का होत नाही पण मी आहे अशी स्मृती होण्याची शक्यता आहे पण हा झोपलेला असल्या कारणाने त्याला मी आहे असं त्याच त्यालाही स्मरण होत नाही मुख्य गोष्ट ही ठेवायची निरंजनी म्हणण्यामध्ये अन्याला विषय होत नाही आणि निधीला म्हणण्यामध्ये स्वतः विषय होत नाही म्हणून अन्यालाही विषय होत नाही स्वतः विषय होत नाही म्हणून तो निरंजनात असलेला जो माणूस त्याचं अस्तित्व नाही असं सिद्ध होत का तो माणूस नाही असं सिद्ध होत का होत नाही तो माणूस आहे पण स्वत त्या स्वतःला अस्तित्व तुम्हाला नाकारता येत नाही शून्य असं तुम्हाला म्हणता येत नाही तो आहे त्याचं अस्तित्व आहे पण त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार किंवा त्याच्या अस्तित्वाविषयी स्वला वा अन्याला स्मरण नाही म्हणजे तो कोणाचा विषय होत म्हणजे अन्याला व स्वला विषय न होता अस्तित्वाचा व्यवहार न होता ज्याच्या अस्तित्वाचा निषेध करता येत नाही असा तो माणूस जसा निरंजनामध्ये झोपलेला असावा अगदी त्याच पद्धतीने आत्मा स्व लावू आणण्याला विषय न होता आणि ज्याच्या अस्तित्वाचा व्यवहार अस्तित्वाचा निषेधही करता येत नाही असा आत्मा आहे बाजवा त्याच्या सांभाळल्याच पाहिजे तरच आत्म्याचं खरं अस्तित्व काय ते तुमच्या लक्षात येईल आत्मा अस्तित्व आहे म्हणजे अस्थिरूप आहे सदरूप आहे पण त्या सतचा आणण्याला सथ विषय होत नाही ते सत स्वला विषय होत नाही आणि त्या सत चा व्यवहार होत नाही त्या सतला नाही म्हणायची सोय नाही असं त्या आत्म्याचं स्वरूप एवढं जर समजलं तर आपला पूर्ण समजलं असं समजायचं त्याची सिद्धी कोणी केली स्वयंप्रकाश असल्या कारणाने त्याच्या सिद्धीला आणण्याची आवश्यकता नाही जो बोलणं संभवत नाही आत्मा, आत्मा सदाच आहे तो शुद्ध स्वरूपाने आहे तो आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी चिन्मात्र स्वरूपाने आहे आता सांगितल्याप्रमाणे शुद्ध स्वरूप चिन्मात्र स्वरूप हे अन्य वेद्य नाही म्हणजे स्वला व अन्याला कोणालाही विषय होत नाही एवढ्याच कारणा असति नास्ती विरहित अस्थि आणि नास्ती या दोन्ही उत्ती वाचून या बोलण्या वाचून या बोलण्याला विषय होण्या वाचून त्या किव अस्तित्व स्वरूपस्त असल्या कारणाने त्या अस्थिरूप असलेल्या आत्म्याला अस्थिरूपाने व्यवहार करता येत नाही नाही तर मुळीच म्हणता येत नाही सर्व पदार्थ सत्तामान होतात सर्व पदार्थ प्रकाशित होतात म्हणून त्याला तुम्हाला नाही केवळ शून्य आहे त्याचा अत्यंत अभाव आहे असं तर मुळीच म्हणता एवढं तुम्हाला म्हणता येईल कि तो अस्तित्व आहे सत्ता आहे अस्तित्व रूप आहे सदरूप आहे पण त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार नाही एवढी गोष्ट केली अव्यवहार असं नाही त्याच तुम्हाला अतिंद्रिय स्वरूप आता असलेला तो त्याचा व्यवहार होऊ नये योग्य आहे पण व्यवहार होत नाही म्हणून तो अस्थिरूप नाही सदरूप नाही असं म्हणायचं काही माणसाला कारण नाही परंतु ज्या की तो शुद्ध परमात्मा दुसऱ्याला किंवा आपला आपल्याला विषय म्हणायला योग्य नाही म्हणून असं वाटायला कारण घडलंय काय काय अस्तित्वाचा व्यवहार न होणं एवढ्या मुळे तुम्हाला असं वाटत असेल पण असं वाटायचं काही कारण नाही कारण आपण असे कितीतरी व्यवहार करतो की जे पदार्थ आहेत पण त्यांच्या अस्तित्वाचा व्यवहार होत नाही परंतु हे वाटणे ह्या शिरगणतीमध्ये आपण पाहतो अनेकांच्या बाबत मी आपल्याला उदाहरण सांगितले अगदी आताच्या विद्यमान असलेल्या पंतप्रधानापासून अनेकांची नावं त्या यादीमध्ये नाही परवा त्या राष्ट्रपती पदाला उभं राहता आलं नाही काही ता यादीत यादी नाव नाही की ता ता ना जो राष्ट्रपती पदाला उभं राहू हो शकतो त्या यादीमध्ये ते नाव नाही म्हणजे नगरपालिकेच्या वा सरकारने केलेल्या शिरगणितीच्या डोकेमोजणीच्या आणि यादीमध्ये माणसाचं नाव ना अस्तित्व लोकांचं अस्तित्व हे जस नाही अगदी त्याच पद्धतीने वृत्ती ज्ञानाचा विषय झाला म्हणजे तो आत्मा आहे किंवा स्वतः स्वला विषय झाला म्हणजे तो आहे असं नाही अन्नाला व स्वला विषय न होता सुद्धा तो आस्थि आहे तो सदरूप आहे त्याच्या सदरूपाचा तुम्हाला निषेध करता येत नाही एक गोष्ट कबोल कि तो सध्या व्यवहार होत नाही अस्तित्वात त्याचा व्यवहार होत नाही हे गोष्ट नाही पुरुष अरण्यात त्यात लोक पाहत नाही व आपली आठवण त्याच नाही अशा स्थितीत त्या पुरुषात किंवा इतर लोकांत असणेपणाचे भान नाही व नसणेपणाचे भान नाही आसणेपणाचं भान नाही नाही कोणाचं भान कुणी नाही भान कुणी म्हणाल बाबा नाही भान आहे का हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही कारण नाही दुसरा नसल्या कारणाने दुसरा त्याच्या अस्तित्वाचा किंवा त्याच्या नास्तित्वाचा व्यवहार करू शकत नाही झोपला असल्या कारणाने त्याच त्याला स्मरण नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाही असं तुम्हाला म्हणता येणार त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होत नाही स्वकडून होत नाही अन्यांच्याकडून होत नाही म्हणजे नास्तित्वाचा व्यवहार होता तो तर मुलीच घडत नाही कारण दुसरा नाहीच आहे कुणी नास्तित्वाचा तरी व्यवहार कसा करेल तसा आत्मस्वरूपाविषयी अस्तित्वाचा व्यवहारच करताय पहिली गोष्ट अस्तित्वाचा व्यवहार होण्याकरता अस्तित्वाचा तो का करीत नाही पण तो नाही म्हणायची सोय नाही पण तो सदरोप सपोज हा असं असं म्हणताय ना 4 नाही त्याचप्रमाणे परमात्म्या सांगता येत नाही मग नाही म्हणा अस्तित्व त्याचं आहे असं मान्य करतात ज्याला अस्तित्व आहे पण हे आता सांगितलेला त्याचा वाढ विस्तार काही नाही त्याला आजूबाजू कोणतेही नाही पण त्याला नाही म्हणून सांगता येत नाही हे जस बिंदूला जर तुमच्या जाडी उंची लांबी रुंदी किंवा तुमच्या जेवढ्या मोजण्याच्या पट्ट्या आहेत तिथली कुठलीही लागत नाही थर्ममीटर लागत नाही आणि लांबी रुंदी मोजलं जात नाही तसमान वजन सांगता येत नाही वजन सांगता येत नाही त्याला खोली सांगता येत नाही त्याचं तपमान सांगता येत नाही पण ज्याला नाही म्हणायची सोय बिंदू म्हणता तर अगदी तसंच स्वरूप असत तेवढच आहे की तुमचा बिंदू जड आहे त्याला सिद्धी करायला तुमच्यासारखी कोणीतरी गणिती लागतात त्याला गणिती लागत नाही तो आपल्या अंगाने उलट त्याच्यामुळे सगळ्यांची सिद्धी होते असं त्यांना केव्हा गणितीची व त्याच्या बिंदूची ज्या सिंधूमुळे संगती लागते तो आमचा ज्ञान समुद्र आहे नाही पण बोलणे सहन करीत नाही हे परमेश्वराच जे आसण आहे हे आहे बोलणं सहन करीत नाही आणि नाही बोलणं सहन करीत नाही कारण तो स्वतः अंगाने सदरूप आहे म्हणतो हे नव्या दृष्टांतपूर्वक शिक्षक असतात तिथे आपण या मोरणे पण ही मोडे तरी नाही नव्हे पुढे ते जाणे आपली जी दृष्टी आहे म्हणजे स्वतःची दृष्टी स्वस्म प्रविष्टापी स्वपरे केनापी न ज्ञायते ही जर आपल्या मध्ये अशी मुरडली तर ती अन्याला व स्वला विषय होत नाही ही जरी गोष्ट असली आपण डोळे दाखवून असते बसला अंतर्मुकृत्यने बसू आपली दृष्टीला विषय करीत नाही असं तुम्हाला आपल्या स्वरूपाने जशी असतेच अगदी त्याच पद्धतीने आत्मा हा अन्याला व स्वला विषय होत नसला तरी स्वतःच्या स्वरूपाने तो आहे असं तुम्हाला मान्य केलं पाहिजे काळ लोक आपली तो स्वण शुद्ध स्वरूप अवशिष ते आत्मास्वस्वरूपाने शिल्लक राहतोच त्याला नाही म्हणता येतो थांबायचं न चोजवे तो कोणाला कळत नाही आपल्यालाही कळत नाही दुसऱ्यालाही कळत नाही पण असं का हे जाण्याचे त्याच जे मी आहे ही जी जाण आहे ते कायम राहते त्याच्याकरता मोठा मार्मिक हा दृष्टांत आहे काळा माणूस महाराजांचं जरा ते वर्णन चांगलं रीत रीत सर जर आपण ऐकलं तर मोठं वर्णनिय आहे काळा माणूस म्हणजे इतका काळा फुलकुळीत माणूस की डांबरासारखा काळा काळा बरं नुसता काळाने काव कृष्ण असं म्हणजे कृष्ण शब्दाचा अर्थ काळा होतो त्या ठिकाणी कृष्ण का नाव निवडलं त्याचं कारण आहे त्याचं नाव कृष्ण तो स्वतः कृष्ण म्हणजे काळा म्हणजे नाव कृष्ण रंग ही कृष्ण आणि पक्ष ही कृष्ण घ्यायचा पक्ष <laughs> कृष्ण पक्ष घ्यायचा शुद्ध पक्ष घ्यायचा नाही पक्ष कोणता कृष्ण नाव काय कृष्ण वर्ण काय कृष्ण म्हणजे नाव कृष्ण वर्ण कृष्ण पक्ष कृष्ण आणि कृष्ण पक्षातल्या अमावस्ये घ्यायची कोणा ती <laughs> जी रात्र आहे ती सुद्धा कृष्ण रात्र सुद्धा अमावस्येची रात्र असल्या कारणानं ती कृष्ण म्हणजे कृष्ण नावाचा कृष्ण वर्णाचा कृष्ण पक्षात माणूस हा अमावस्थेच्या कृष्ण रंगात रात्रीच्या कृष्ण रंगात अंधारात जाऊन बसला त्याने आपला हात आपल्या डोळ्यात जरी खोपसला तरी त्याचा त्याला तो दिसणं शक्य नाही त्याचा त्याला तो दिसणं शक्य नाही इतका काळा या ती बघा ना काळ्याची कशी घेतली या असला काळा कुलकुळीत माणूस काळा कुळकुळीत अंधारामध्ये कृष्ण पक्षामध्ये ना कृष्ण असलेला माणूस तो इतरालाही दिसत नाही इतक्या अंधारात असल्या आणि त्याचा त्याला अगदी असा हाताला हात जरी डोळ्यात नेऊन घातला तरी डोळ्यात खुपसून सुद्धा त्याचा त्याला तो दिसत म्हणजे आणि का न तो जे आपण आणतो स्वतःला आठवत नाही स्वतःचा स्वतःलाही विषय होत नाही म्हणजे डोळ्याने होत नाही आणि स्मरणाने होत नाही म्हणजे जाणीवही नाही आणि दृष्टी क्रियाही नाही अशा अवस्थेत जर तो असला तर त्याच अस्तित्व नाही असं होत का त्याचा निषेध होऊ शकतो का होऊ शकत नाही फक्त त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार म्हणायचा अधिकार आहे केवळ त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होत नाही एवढ्या एका बळावर त्याला नाही म्हणणं हे चुकीच आणि अशी का स्वपरदृष्ट्या अगोचर हा आपण इतराला व स्वतःच्या दृष्टीला जरी अगोचर असला तरी नास्तित्व न ब्रजेत त्याचा अभाव सिद्ध होत नाही त्याचा भाव आहे त्याचं अस्तित्व असं होईल उलट स्वतःचा स्वतःला माणूस आणि म्हणतात असण आणि नसण अस्तित्व आणि अस्तित्व या स्वरूपाचा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्धारच होऊ शकत नाही अस्तित्वचा निर्धार करू शकत नाही अस्तित्वाचा निर्धार वृत्तीला तो, तो, तो विषय होत नाही म्हणून नास्तित्वाचा विषय का करू शकत नाही त्याचं हेच कारण खरंच तुमच्या वृत्तीला तो जर विषयच होत नाही तर त्याचं नास्तित्व तुम्ही कसं सांगा शास्त्र असं आहे ज्या इंद्रियानं पदार्थाचं ज्ञान होतं त्याच इंद्रियाने त्या पदार्थाच्या अभावाचं ज्ञान होत तुमच्या वृत्तीला जर तो परमात्मा विषय होत नाही म्हणजे आहे ज्ञान तुम्हाला कसं होणार नाही इतकंच नव्हे तर तुमची वृत्ती वामेश्वर स्वरूपाला स्पर्शही करू शकत नाही आणि या अन्याच्या व स्वच्या दृष्टीला अस्पर्शित असलेला आत्मा हा अभाव रूप नसून एव स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वमहिमनी तिष्ठती स्वतःच्या महिमेत तो रातो त्याला अन्याची कोणाच चीप महिमा लागत नाही अशा स्वरूपाचा तो सद्रुप पण सद्रुपतेचा व्यवहार न होत आहे असं त्याचं तात्पर्य दृष्टी आपल्या आपल्याकडे मागे बोलून पाहते तेव्हा दृष्टीपणा होतो परंतु ती नाही अशी नाही कारणच आहे तो आपल्यास किंवा दुसऱ्या दिसत नाही तरी हे आहे हे ज्ञान पक्क्यात हे त्याच ज्ञान पक्का याच्यात काही त्याच्या बद्दल वाद निलट असत हे महाराजांनी म्हणण्यामध्ये गमत सांगायचे मी आहे असं त्याला नक्की माहीत असणं या शब्दाचा अर्थ आपल्या अस्तित्वात संशय नाही विपर्यास नाही हे पण स्वयंप्रकाशाचं लक्षण आहे स्वास्तित्वामध्ये संशय विपर्या रहित असणं हे स्वयंप्रकाशाचं लक्ष अप्रोक्ष अप्रोक्ष म्हणजे काय अप्रोक्ष म्हणजे हे लक्षात ना म्हणजे पुन्हा तो स्वपरनिर्वाह म्हणजे काय त्याचा अर्थ लक्षात येणार नाही स्वपर म्हणजे स्वतःचा स्वतःला प्रकाशन करतो असा त्याच अर्थ करा अन्नचं करतो हे ठीक आहे त्यात सुद्धा अर्थ आपल्याला ऐकायचं असला अन्नाचं प्रकाशन सुद्धा आत्मा साक्षात कधी कधी तो वृत्ती द्वारा करतो कारण तो स्वतः निर्विकार म्हणून जर तो साक्षी स्वतः अन्न प्रकाशन करायला निघेल तर सयाजीराव गायकवाड फुटकेट घेऊन बहिर दिशेला निघाल्या दर्जाला आणल्याचा असं होत नसतं कधी तात्पर्य तो, तो, तो, तो, तो, तो, तो अन्याला व स्वला विषय होत नाही पण स्वतःच्या अस्तित्वामध्ये संशयाधिकाने विपर्यायाधिकाने राहित असल्यामुळे तो स्वयंप्रकाश स्वरूप आहे असं त्यामुळे असं का हे बाणे त्याचा त्याला ही गोष्ट मी आहे त्याचा पूर्ण निर्धार असतो त्या निर्धारामध्ये संशय नाही त्या निर्धारामध्ये विपरीत निश्चयने म्हणजे विपरीत निश्चया वाचून वाचून व संशया वाचून म्हणजे संशय भ्रम आहे वा जो आपल्या स्वरूपाला अस्तित्व रुपाने निश्चित असतो त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात असा हा आत्मा असल्याकारणाने स्वयंप्रकाश अप्रोक्ष रूपा यात साक्षात अपरोक्षात ब्रम्ह हे त्याचं वर्णनशे होते घट जसारखं नाही असं समजून घेण्यासारखंच आहे अगदी गुरुजींच्या शब्दात सांगायचं हे करायचं नाही हे करायचंय काही ह्याच्यात काही धांगडिंग करायचं नाही अगदी शब्दात सांगायचं नाईला जास्त पडावसा शब्द वापरला आपल्याला तिथे काही करायचं नाही ते स्वयंप्रकाशाच लक्षण आहे आत्मा जर परप्रकाश संदेह विचारला असून काय आहे का नाही म्हणून आम्ही काय समजायचं ते त्यावेळी त्याचं कारण आहे इतकं सोपं असूनही अंतकरणामध्ये त्या आनंदाच्या आविष्कारासाठी एक पवित्र तुला उपयोग आहे तुम्हाला त्याचा आविष्कार व्हावा वाटत असेल तर त्या मनाचा उपाधी अंतर्मत अंतरकरणात खरोखरी असा आनंद होईल तुम्हाला एक गोष्ट सांगतो कळत नाही त्याच महत्व तुम्हाला सांगतो म्हणजे शब्दशक्तीनं होणारं तात्पुरतं ज्ञान किंवा परोक्ष रूपाचं ज्ञान त्या आनंदाला कारणीभूत होत कारण सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल कारण दादानी त्या जीवन मुद्दा एक दृष्टांत दिला कि त्या मुलाची इस्टेट त्याच्यासारखी झाल्याची त्याला समजली व त्याच्या सारखा निकाल लागलेला समज आणि एका कागदावर त्याला काय कळणार जर त्याचं महत्व अक्षरात कळलं असेल तर आनंद होईल किंवा आताचा अजून एक दृष्टांत तुमचे कळेल एका राजाने एक बक्षीस ठेवलं की अमुक अमुक काम करणाऱ्याला पद्मभूषण ही पदवी द्यायची व त्याच्याकरता एक लाख रुपये त्याला बक्षीस तेव्हा ठरलं ते एका माणसाने ते कार्य केल्या कारणाने लोकसभा त्यावेळी अस तो निघाला त्यावेळी त्याच्या बरोबर त्याचा बारीक एक छोटा मुलगा त्याची बायको आणि खास स्वत असे तिघेजण तिथे गेले तेही जण जेव्हा तिथे गेले त्यावेळी राजे साहेबांनी त्याला पद्मभूषण पदवी दिली आणि पदवी देऊन एक लाख रुपयाचा त्याच्या हातात चेक दिला चेक तो चेक ज्यावेळी दिला त्यावेळी त्या बाळाला काय दिलं काही कळलं नाही बाळ बोलून चालून त्याला काय कळायचं त्याच्यातलं एवढा मोठा समारंभ झाला काय आणि तेवढा समारंभ होऊन बापाला तो पदवी दिले काय न दिले काय सगळं सारखं ब्रम्ह त्याला थोडं कळत असेल काही पण त्या बाळाला काही कळलं नाही बाळाच्या हातात गेला असतात तर बाळाने त्याला खाऊन टाकतो त्या दुसरी त्याची काहीही किंमत कळली नसते चेक तोच आहे पण बाळाच्या दृष्टीने खाण्या व्यतिरिक्त त्याची किंमत शुभ त्याची बायको जी, जी, जी, जी, जी होती ना ते अंगठे बादर होते तिला ही गोष्ट काहीही कळत नव्हती आजही अशा आज आज आज आज आज जगात स्त्री आहेत की ज्यांना चेक या शब्दाबद्दल काहीही कळत नाही धनादेश म्हणून जरी सांगितला तरी सुद्धा तिला आदेश म्हणजे काय धन म्हणजे काय का, का, का तिला कळत नाही अशी आजही आज आज आज माणसं शेकड्याने मी आपल्याला दाखवू शकतो शेकड्याने अशी माणसात की त्याला चेकची किंमत कळत नाही त्या पहिले असं वाटलं की एवढ्या मोठ्या समारंभात आपल्या नवऱ्याला काहीतरी विशेष महत्वाने आणलेला आहे काहीतरी आपला त्याचा गौरव केलाय फक्त हार पुरे घातले मोठा आनंदाचा समारंभ झाला पण पद्मभूषण पदवी दिली म्हणजे त्याची काय किंमत आहे आणि एक लाख रुपयाचा चेक दिला म्हणजे काहीतरी एक कागद दिला त्याच्यावर काहीतरी अक्षरं लिहिली आहेत काय अक्षरं लिहिली आहेत आणि काय कागदाचं महत्व आहे तिलाही कळत नाही यद्य मी तिला, तिला सांगितलं की हा एक लाख रुपयाचा चेक असेल असं वाटलं एक लाख रुपये जर असतील तर दोन बोटाच्या चिठरीवर कसे एवढं माहिती आहे की रुपये असे मोजायला मिळाले म्हणजे रुपये त्याचं काही सोन रूप आणून घातलं अलंगारावर म्हणजे मग तिला अलंगारा घातल्या दागिन्यामुळे आनंद व्हायचा तोपर्यंत तिला आनंद ही गोष्ट माहीत नाही तिला त्याचा आनंद होत तिला समजतं का नाही की आपल्या पतीला म्हणजे बाळ नव्हे पण पती इतकी शहाणी पण नाही त्याला पति इतक जिला शानपण नहीं बात जिला मूर्खत्व नहीं पातरी जिले समारंभ होतो हो एक लाख रुपये हे लाख रुपयात की एवढा एक लाख रुपयाचा ला चेक दिला तेवढा एक लाख रुपयाच्या लोक सांगतात तिला ते समजत पण त्या एक लाख रुपयाच्या चेकची त्या धनादेशाची खरी किंमत तिला कळलेली नसल्या कारणाने तिला तो लाख रुपयाचा आनंद होतो नाही आनंद होतो पण तेवढ्या आनंदाने ते भागत नाही आणि त्याला ते महत्व कळलेलं आहे त्याला तो एक लाख रुपयाचा चेक घेतल्यावर त्याला असं वाटलं ब्रह्मांडाकडे संपूर्ण खास रुपयात असं त्याला दिसायला लागलं चेक मध्ये अक्षर दिसणं चेक म्हणजे कागद दिसणं हे निराळा आहे आणि चेक म्हणजे द्रव्य आहे साक्षात असं समजणं हे निराळा आहे ज्याला चेक म्हणजे द्रव्य आहे असं ज्याला बरोबर कळत त्याला तो आनंद होतो त्याला एवढं कळलं नाही त्या मनाचं कळण्याचं थोडस मान वाढवलं हो पाहिजे तपमान म्हणजे मग एक बरोबर आनंदामध्ये परिनुस आहे ब्रह्माय आणि ते मी माझ्या संशयात नाही आता आम्हाला समजलं की मग आनंद नहीं। नहीं का होत नाही आनंद होत नाही म्हणताय ना याचाच अर्थ असून खरं कळलं नाही खरं कळल्यावर खर खर आम्हाला तरी सांगणारच नाही अहो गुरुजी म्हणत असत आता तुमच्याकरता नाही महाराज आपली क्षमा मागूनही बोलते आपल्याला तर रंगनाथ महाराजांचं हे वाक्य आपण लक्षात ठेवा ते म्हणत असं तरी सामान्य कशी स्त्री लग्न विवाह झाला तर माणसाला आनंद झाल्यावर माझा विवाह झाला आहे हे सांगायला सुद्धा तो शिल्लक राहत त्याला ब्रह्मांड कमी वाटतं त्याला वाटतं आजच आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा प्रपंचाची सुरुवात आज झाली आहे खरी सृष्टीची असं त्याला वाटतं आणि देहभान विवर्जित होऊन तो नाचायला लागतो म्हणत नाही की माझं लग्न झालं मला आनंद का अजून म्हणतो समजाव की हा लग्न करण्याच्या लायकीचाच नाही अरे लग्न झालंय म्हणतो त्याचा आनंद तुला झाला नाही अरे याचं लग्न होत त्याला त्याचं महत्व समजतो तो त्याचा पायभूमीवर राहत नाही हे जर खरं असेल तर गुरुजी म्हणत असत त्याला मानंद झालाय खरा अप्रोक्ष साक्षात्कार झालाय त्याचा आनंद सांगायला तू राहतोय विचारतो की मला का होत नाही म्हणून होत नाही म्हणून असंही विचारित नाही पण झाल्यानंतर सांगायला तो धीर भानावर राहत नाही असो आहेशा अशा अवस्थेला तो प्राप्त होतो सांगायला कोण शिल्लक राहतो खरा झाला ना की आनंद विचारावा लागत नाही तो मला खरंच खरा झाला की तो तद्रुपतेला पाहतो हे आनंदाचा वैभव असल्या कारणाने एवढ्या अवस्थेवर अंतर गेले की ते आनंदाचं रोग व्हायलाच भागासाठी झालं नसलं तर लेश आहे आपण आता वाणीचं जे ऋणशेष आपण ऐकलं त्याप्रमाणे अविद्या लेश आपण समजायला हरकत नाही परोक्ष ज्ञानाने आनंद होतो हो मी आहे मला तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे सदरूपाय चित्रूपाय आनंद रूपाय समजलं ना तुला मग विषयी बामराच्या पेक्षा या आनंदाचं महत्वाचं आनंद आहे पण ज्या आनंदाचं आपण वर्णन करतो काय झाले काही सांगो काही ज्या बाई असो आहे आठवायचे नाही असं का आम्हाला होत नाही किंवा तेवढा आनंद का होत नाही तेवढा होत नसेल पण छोटा होतोय ना मग त्या छोट्यातून मोठं रूप आहे तेवढा अंतकरणाचं पावित्र्य वाढलं की होणार आहे नंतर गुरुजी नेहमी म्हणत असत की मुक्त होण्याकरता माणूस बुद्धिमान लागत नाही मुक्त होण्याकरता माणूस पवित्र लागतो आणि हृदयाला भेटणं ही गोष्ट अभ्यास झाला असं लक्षात ठेवायचा फार दोन आमच्या त्यांच्या भाषेत बोलायचं मन मेंदू आणि मनगट एवढं बळकट झालंय पण अजून हृदय बळकट नाही झालं हृदयाच्या बळकटीमध्ये हृदया हृदय हे व देऊ सरले महाराज म्हणतात हे हृदया हृदय झाली हे हृदयाचे ते हृदय घातले हृदयाला हृदय जाऊन जे भेडणं म्हणतात ना ती गोष्ट काही निराळी आहे त्या भेडण्याने हा आनंद होणार आहे ते भेडण्याच्या आसपास होणार वाचा हृदय बळकट पाहिजे हृदयाला हृदय बळकट पाहिजे म्हणजे आनंद झाला पाहिजे त्याचा थोडक्यात ते जे म्हणत की आनंद का होत नाही तो झाला म्हणजे समजा किती योग्यता हो आहे लोक विचारतात संतांची भेट व्हायला किती पुण्य लागतं संतांची भेट व्हायला जेवढं पुण्य लागत तेवढं लागत एवढं सांगता येते वेदाने सुद्धा असं सांगितलं नाही कुठे एवढं पुण्य केलं अमुकऱ्याचं म्हणजे संतांची भेट होतो लक्षात ठेवा मी तुम्हाला ब्रह्मानंदाचं वर्णन सांगत <laughs> नाही <ने> <laughs> ब्रह्मानंद ज्या महापुरुषाच्या महावाक्याच्या उपदेशाने घडणार आहे त्या महापुरुषाची भेट होण्याकरता कोणतं पुण्य लागतं असं शास्त्रात कुठेही दिलं नाही एवढंच आहे मोहान पुण्य लागतं पुष्कळ पुण्य लागतं अगदी अनंत जन्माचं पुण्य लागतं असंच सगळ्यांनी लिहिलंय नि किती लागतं ते त्याचं मोहजमाप मुलगा व्हायला किती पुण्य लागतं कुत्र कामेष्टी नावाचा याद केल्यानंतर जे पुण्य निर्माण होईल तेवढं जाप आहे औषध पडायला किती पुण्य लागतं कारिरी याद केल्यानंतर जेवढं पुण्य निर्माण होतं तेवढं त्याला पुरतं असं प्रत्येक स्वर्ग किती पुण्य लागतं ज्योतिष याद केल्यानंतर जेवढं पुण्य निर्माण होतं तेवढं पुण्य स्वर्ग पुरतं साधू भीतीला किती पुण्य लागतं साधू भेट जेवढं पुण्य लागतं तेवढं आनंदाचा आविष्कार व्हायला किती अंतर करण्याची आहे ते जेवढ्यामुळे अंतर आनंदाचा आविष्कार होईल तेवढ्या अंतर करण्याची तयारी हे त्याचं माप आहे दुसरं का त्याला माप नाही वाच त्याप्रमाणे कोणावरही समजा समजायचं स्वातंत्र्य तुमचा आहे तुम्ही जर जड असता तर आम्ही सांगितलं असतं की इथे बस तुम्ही चिंतन असल्या कारण कसं कुठे बचावं काय समजावं ते तुम्ही समजायचंय आम्ही पराधी नाही त्याप्रमाणे असणे किंवा नसणे हे परमात्म स्वरूपाविषयी काहीच मानण्यासारखे असून तो असणे रूपाने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे तसाच आहे तसाच आहे तुमच्या मानण्यावर तुमच्या अस्तित्व म्हणण्यावर व नास्तित्व म्हणण्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही उलट तुम्ही अस्तित्वाता नास्तित्वाता किंवा आणखीन त्याच्या अस्तित्वाच्या व्यवहाराचा जो व्यवहार करताय जी चर्चा करत आहात ती त्याच्या सत्तेवर करताय मात्र विसरू नका त्याच्या सत्तेवर हे चाललंय त्याला नाही म्हणणं हे सुद्धा त्याच्या सत्तेवर चाललंय त्याला आहे म्हणणं त्याच्या सत्तेवर चाललंय तो अजिबात नाही असं म्हणून तो आम्हाला कसा कळत नाही संदेह निर्माण करताय त्याच्या सत्तेवर चाललाय म्हणजे विपरीत निश्चय तरी त्याच्या सत्तेवर संशय तरी त्याच्या सत्तेवर नास्तित्वाचा विचार तरी त्याच्या सत्तेवर अस्तित्वात व्यवहार तरी त्याच्या सत्तेवर तो एवढा उदार आहे एवढा सगळा सत्ता देणारा आत्मा तुम्ही त्याचा अस्तित्वाचा निर्धार करताय विचार करताय तरी विचारा काही तक्रार करीत नाही अजून काय मोठेपण असा होत्या अव्यवहार जे स्थितीत असल्या करणार तू काही करीत नाही कारण निग्रह आणि अनुग्रह करणं हे उपाधीचं काम आहे स्वरूपाचं काम नाही हा सिद्धांत सहा दृष्टांत पूर्वक निश्चयानं तो आहे किंवा नाही असं तुम्हाला सदरूप आहे पणा आणि नाही पणा या वाचून ज्याचं अस्तित्व आहे ते आत्म्याचं मुख्य स्वरूप आहे कारण असं आहे की आत्मा अत्यंत सूक्ष्म म्हणजे ज्ञानरूप आणि सदरूप असल्यामुळे सर्वगतता आहे सर्वत्र होत नाही जाणण्याचा ऋषी क्रिया म्हणून ज्याला म्हणतात ही सुद्धा क्रिया तिथे घडत नाही म्हणून अस्तित्वाचा व्यवहार तिथे घडत नाही हे त्यातलं मूळ वर्म आहे यथा सर्वगतम सौक्षोपलिप्त ते त्याप्रमाणे हा आत्मा सर्वत्र व्याप्त असून अनुस्यूत असून त्या व्यवहाराधिकांचा त्याच्या स्वरूपाला आकाश सर्वत्र आहे सगळीकडे अंतर यामी रूपाने ते प्रविष्ट आहे तरी काही से नाही कधी गादी जे ना कशाने तो कधी लिप्त होत नाही आकाश कोणामुळे मलिन झाले आणि कोणामुळे स्वच्छ झाले जसं आकाशाबद्दल म्हणता नाही त्या आत्मा ठोस ठोस फक्त अस्तित्वाचा वार घडत नाही एवढंच आपल्याला या प्रकरणात सांगायचं आहे त्या भागात आम्ही प्रकट तुम्हाला इतकं हे वाटत आहे ते त्याला घेऊन गेला नाही तो त्याच आहे इथलं तो प्रकट होटातलं आकाश त्या ठिकाणी त्यात असताना घटात इतका आकाश आहे महाराजांनी असं लिहिलंय आकाशात काय जाणे येणे आहे आकाशाला ये आकाशा काय आळंद देऊन पंढरपूरला पंढरपूर आळंदी घेते काय <laughs> आम्ही जाताना काय करतो हो। जाताना आमची पंधरा दिवसाची सामग्री आम्ही अन्न घेतो हा पंधरा दिवसाचे काही वापरण्याकरता लागणारी भांडी घेतो पण एखादा कोणी म्हणेल का हो आम्ही आता आळंदी पासून जाणार तिथे जर आकाश कमी पडलं तर ते पण बरोबर घेऊन आ? अरे शिजरी बांधून घेऊन जातो म्हणण्यासारखा आकाश जर सर्वत्र व्याप्त आहे तिथे ते आकाश आहेच आहे इथून तिथे न्यावं लागत नाही आकाशामध्ये वास्तविक आकाश हे सावय झालेलं आहे पण या भौतिक पदार्थांच्या मध्ये सर्व आहे तर त्याच्यामध्ये क्रिया घडत नाही आत्मा तर अत्यंत सूक्ष्म अतिव्यापक अतिसूक्ष्म आणि अतिव्यापक आहे तुम्हाला एक नियम सांगितलाय मागे जो जो पदार्थ सूक्ष्म असतो तो तो पदार्थ त्या मानाने व्यापक असतो मग त्या मानाने व्यापक असतो त्या मानाने तो सत्य असतो जितका व्यापक आहे तितका तो सदरूप आहे म्हणून देश मर्यादा काल मर्यादा आणि वस्तु मर्यादा आत्म त्या आत्मस्वरूपाला संभवत नाही का त्याचं हेच कारण की तो कोणाला विषय होत नाही त्यानंतर सहला व अन्याला विषय न होण्यामध्ये त्याच देशकाल वस्तू भेद विवर्जित सर्व सूक्ष्मत्व त्याचं सिद्ध होतं कुटस्थ नित्यत्व त्याचं आणि असा कूटस्थ नित्य असलेला आत्मा आपल्याला व दुसऱ्याला विषय होत नसला तरी ठोस भरीव असल्या कारणाने त्याच्या अस्तित्वाचा तुम्ही निषेध करू शकत नाही एक गोष्ट खरी आहे की अस्तित्वाचा व्यवहार होत नाही मग आपल्याला अल्पबुद्धीमुळे बरोबर <laughs> आहे शरीर तादात म्हणजे आपण भ्रांत बनलो आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुलो बारावात आत्मभ्रांती झाल्या कारणाने विखुरली गेली तरी देहावर कुठे हा प्रकार आहे पण आत्मा मात्र स्वतः अज्ञान आणि ज्ञान लावून अतिशात स्वरूप तसा सदरूप आहे हा त्यातला मुख्य विषय निर्णयपणे आपला आता संधी ग्राहला कुणी मला म्हणतात की हा जर उगम पाला पण तो नाही म्हणायचे तो आहे हो। ना ना। का नाही किंवा दुसऱ्या दिशेने हा दृष्टांत सांगायचा झाला पोखरण म्हणजे पुष्कळ होण्याचा जलाशय तुम्ही जर असा एखादा जलाशय घेतला तर त्या जलाशयामध्ये असलेलं जे पाणी ते वाहत असलं म्हणजे ते आहे जर आपल्या ठिकाणी फिरावलं तर ते नाही का किंवा दुसरं उदाहरण ह्याचं जरूप सांगायचं झालं तर पाणी हे पृथ्वीमध्ये असं वाहत आहे जरेच हा अर्थ वाहत आहे अर्थ आपल्याला दिसत नाही पण आपल्याला दिसत नाही किंवा त्याचा पाण्याचा आपण उपयोग करू शकत म्हणून पृथ्वीत वाहणारा झरा नाही असं म्हणायची सोय जर पृथ्वीत खरोखरीच झरा नसेल तर जेव्हा आपण माती काढून टाकतो त्यावेळी तरी अभिव्यक्त होतो कुठला तो मोठा असतो म्हणून ना आम्ही त्यामुळे म्हणजे आपल्यासह तेव्हा तिथे एक विहिर आहे त्या खालच्या विहीरला पाणी पोरची विहीर तिथे पाणी तू तिथे एक पाण्या गेला तो नेहमी सांगत असेल तुम्ही ते विर करा त्याने ते खंड अविरिती चौज पन्नास साठ फूट आम्ही खोल मी साठ फूट गेल्यानंतर सुद्धा तो पाण्याने काय म्हणत होता पृथ्वी म्हटली की आज पाणी असत तुम्ही त्याची काही काळजी करणार अजून पृथ्वी म्हणला पाण्याचे झरे वाहतातच घालणार तुम्ही आवरण निवृत्त करा तुम्ही तसं सांगता की आपल्यावरचा आवरण निवृत्त केले की आपला अभिगत होतोच तसंच पाण्याचा म्हणाला पाण्याचे झरे खाली वाहतात त्यातला आवरण बाजूला करा मातीच की पाण्याचा झरा अपॉप येईल पाठाच्या झाले होते आम्ही विरोध म्हणजे ती चालवली होती काही सगळे पुढे घेण्याचं पण पहा वस्तू चालवली जात होती तरी पाणी काय त्याला लागलं पाण्याचं तात्पर्य पाण्याचा प्रवाह पृथ्वीमध्ये असतो पण तो जरी तो जरी आपल्याला दिसणार आहे तरी सुद्धा त्याचं अस्तित्व जसं आपल्याला नाकारता येत नाही किंवा आणखीनही त्याच्यापेक्षा वाढताना आऊ घेत त्या आवडामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याला इतकं नितळ ठेवायचं इतकं स्वच्छ आणि एवढं नितळ पाणी आणून भरत ते नितळ पाणी आणून भरल्यानंतर जर आपण वरून पाहू लागलो तर आपल्याला तळ दिसतो तळातले सगळे पदार्थ दिसतात स्वच्छ रूपाने दिसतात असं दिसत असताना त्यामध्ये असलेले जे पाणी ते पाणी आपल्या वृत्तीला विषय होत नाही तळ विषय होतो वृत्ती मग खालचा तळ विषय होतो म्हणून मधलं पाणी नाही असं तुम्ही म्हणतात ते ज्याप्रमाणे तुम्हाला नाकारता येत नाही त्याप्रमाणे आत्मा सर्वत्र आत्मप्रकाशाने पाहतो आहोत आणि तो आपल्या वृत्तीचा विषय जरी झाला नाही तरी त्याचं अस्तित्व तुम्हाला नाकारता येतात आपला भाग नैसे असणे जे असे आहे नाही ऐक सांगतो महाराज म्हणतात की त्या जलाशयामध्ये असलेलं पाणी अत्यंत निर्मळ असल्यामुळे किंवा आच्छादित असल्यामुळे जरी आपल्या वृत्तीला काही विषय झाला नाही तरी सुद्धा त्याचा निषेध जसा करता ते जसं आपल्या स्वस्वरूपाने राहतं आणि त्याचप्रमाणे आत्मा आहे असा त्याचा नाही असा त्याचा अर्थ कधी होत नाही पण आहे जाते पण अशी एका वेळ कोळी न होऊ दे महाराज म्हणतात की आत्मा जो आहे हा स्वतः व्यापक आहे ब्रह्म स्वरूपाने जो राहतो तो महिम विराजता स्वमोहिमे विराजतेना विशेषेन शोधते विशेषत्वाने तो शोधतो म्हणूनच असती नास्ती शब्दाच्या अविशेषत्वाने स्वतः स्वतःच्या मोहिमेमध्ये तो आत्माचा राहतो तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं तरी अस्तित्वाविषयी शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात नास्ते प्रत्ययो यश नास्ती वस्तूने बुद्धेरेव गुणा वेतव न तो नित्यवस्त नित्यस्थ वस्तू ना शंकराचार्य म्हणतात की ज्या आत्मस्वरूपाला आस्थि म्हणता येत नाही ज्या स्वरूपाला नास्ती म्हणता येत नाही आस्थी आणि नास्ती या दोन्ही व्यवहारापान जातील असं जसं त्या आत्मस्वरूपाचं अस्तित्व असावं तुम्हाला अगदी दुसऱ्या सांगायचं म्हणजे ज्या पदार्थाला ज्या आत्मस्वरूपाला ज्या सत्तेला आहे किंवा नाही असं काही म्हणता येत नाही तरीही तो नाही अस मु म्हणता येत नाही आतापर्यंत केलेल्या विवेचनाच थोडक्यात जर वर्णन करायचं ठरलं तर इतकं त्याचं वर्णन करावं लागेल यद्य हे सगळे शब्द सारखे सारखे आल्यामुळे कदा असं वाटेल तुम्ही आता हिंद भेट लावण्याकरता आपलं काव्य चाललंय काय ते कालवे चाललं वस्तुस्थिती समजून घेण्याकरता कोणत्या शब्दामध्ये कारण महाराजांनी काही नाही आहे असे शब्द वापरलेले आहेत ते शब्द जर सगळे एकत्र केले तर आपल्याला असं दिसून येईल आहे किंवा नाही असता येत नाही तरीही ती आत्मस्तू नाही असं म्हणता येत नाही अस त्या वा निद्रेचा एक दृष्टांत दिला ही निद्रा जी आहे ती निद्रा स्वतः नाहीशी होते निद्रेच्या आलेली जागृती बराच वेळ झाल्यानंतर पुरुष आपल्या स्वतःच्या स्वतःच्या अस्तित्वाला यथास स्वरूपाने जाणणार आहोत निद्रेचा नाहीपणा यावेळी निवृत्त होतो आपल्या स्वतःचा स्वतःच्या अस्तित्वाला इंद्रा नाणीपणा मृत होतो त्याही प्रमाणात नाही हे दोन अंतर असतो हे निद्रेच्या संबंधानं सातेक्षतेने जे बोललं जातं ती जागृती सोडून जागृती जर आपण घेतली की ज्याला आपण प्रबोध म्हणून सांगितलं त्या प्रबोध अवस्थेमध्ये अन्न आता निद्रेचा निद्रा नाही आणि आता त्याला जागीपणाचं कोणतं नाही अशा वेळेच जे प्रबोधाचं स्वरूप आहे त्याप्रमाणे आत्मा आणि आज्ञान लावून आपल्या स्वस्वरूपाने आणखीन एक दृष्टांतात या निद्रेच्या दृष्टांतानंतर या निगरीच्या बाबत आणखीन थोडासा दुःखला प्रबोधाचा करायचा ठरला तर आपल्याला असं लक्षात की ज्यावेळी माणूस दुपारी बारा वाजले आणि दोन नोकार माणसाचं निद्रा घेतली तर त्याचा सापेक्ष करून निर्माण होणार नाही कारण त्याचं स्मरण नाही जागृती त्या जागृतीचा आहे म्हणा नाही मी जागा आहे असं त्याला जाणी त्याला स्मरण आहे जागा आहे मी जागे म्हणा असेल जागृतीचा आहे पणा त्याला नाही नाही झोपंदा निद्रेंदा नाही म्हणा मला आता मी झोप जो, झोपेत नाही मी झोपलेला नाही असं म्हणे कारण मी निद्रा नाही निद्रेता नाही म्हणा जागृती आहे जागृतीचा आहे पणा नाही इतकं तर नाही त्या पुरुषाला आता आपण असं म्हणू शकतो तुम्ही त्याला निद्रा नाही निद्रेता नाही म्हणाली जागा आहे पण जागे पण आता त्याला आठव नाही त्याच स्मरण नाही त्याला नाही म्हणायची काय स्वरूपाने मी जोपलो होतो याच त्याला विस्मरण प्रावस्थाचे की त्याला मी झोपलो होतो पूर्वी झोपलो याच विस्मरण मी दादा आहे मी आता झोपलेला नाही याचही त्याला विस्मरण होत या दोन रूपाने तो अविषय असून कोणाचाही विषय न होता जसा तो प्रबोध्यावस्थेत राहतो स्वरूप ज्यादा भूमि वे घट आन देखने भाग दो घटाच्या अस्तित्वात घटत्व विशिष्ट घट या प्रश्न कलावर है असा व्यवहार होतो कलम आपली वाण करायला जात म्हणजे भूमीवर घटा घट असतो तेव्हा घटत्व विशिष्ट घट आहे असा त्याचा अस्तित्वाचा व्यवहार होतो घट जेव्हा नेला जातो त्यावेळी घटाभाव वस्त्र कलम असा व्यवहार भूमी मी घटाभावाने युक्तही नाही आणि घटाने युक्त नाही माझ्या अंगाने माझ्या स्वरूपाला घर आखण्यावर अस्तित्वाच्या व्यवहारावर विशिष्ट माझं तुम्हाला अंगाने जशी आहे आणि त्याप्रमाणे आत्मस्वरूप हे सदाचा खर तर सांगायचं ठरलं तर या अभावाविषयी आपण बरंच माझे चिंतन केले आणखी थोडस चिंतन सांगायचं ठरलं त्यातून त्यातून अभाव ठरवता त्या अभावाबद्दल आपण अभाव हे कधीही कोणाला उपादान करणं त्याच्याविषयी दादा मी बनवत विद्यासागरामध्ये दिले जर म्हणू लागलं की अभावही आणि या जगताला कारण होतो त्याला आपण करायचंय मग शक्य तृंगापासून काय जग उत्पत्ती होत नाही ब्रह्मापुत्रापासून का दृष्टीची निर्मिती होत नाही आणि अभाव कशाचा अभावावर होऊ शकतो अभाव सांगा म्हटल्यानंतर कशाचा क्रियेचा अभाव कष्टाचा अभाव व्यापाराचा अभाव जर कोणी म्हणायला लागेल की कष्टाचा परिश्रमाचा अभाव त्याच्यापासून निर्माण व्हावा तर कष्टाचा करता धान्याची उत्पत्ती होईल असं म्हणून अभावापासून काहीही निर्माण होत उत्तर ग्रे तर अभाव कोणाला उपादान कारण होत नाही अभाव हा पृथ्वीची तापतो जनतेचा अभावामध्ये काही प्रकार आहेत आणि अभावाच्या ठिकाणी जो अभावपणा आहे त्या अभावपणाविषयी मी तुम्हाला त्यांचा जो टाकेपणा नसून त्यांच्यामध्ये काही वैलक्षण्य आहे असं जर कोणी प्रकार हो त्याचे वैलक्षणं सांगायला भरभर होईल तर त्या अभावाच्या अभावपणात नष्ट होईल अभावाला आपल्या अभावपणाला मुकावं लागेल म्हणजे त्या अभावाविषयी कधीही चिंतन करायचं ठरवलं तर पूर्ण चिंतन असं लक्षात ठेवणं आहे अभावाच कोणताही प्रतिनिधित्व जर प्राप्त झालं तर त्याला कधीही आत्मत्वा एकाला बाधितत्व किंवा सदृतत्व प्राप्त होते तर खास अभाव करावी म्हणजे दोन ने त्याला आत्मत्व कसं प्राप्त होत सोन्याचे कसे सिद्धी होत किंवा सोडण्याची कधीही सिद्ध होत हे असं तत्वायचा असं जर त्याला विचारला तरी तसं खंड होईल ते सगळे पदार्थ पुन्हा भाविक मांडायचे अभावाचा अभाव मानणं चूनण्याचा पुन्हा चूर्ण मानलं नाही म्हणजे पुन्हा भाविक पदार्थ मानणं भावाची सिद्धी होईल अभावाची सिद्धी होणार नाही कितीतरी विचारायला सरकारने मग सांगता अभाव ही द्वंद्व कल्पना या द्वंद्व कल्पने आत्मस्वरूप त्याच प्रकारचे हे आत्मस्वरूप भाव आणि अभाव याहून विवर्जित आहे भावा भाव कल्पने या अविश्व किती भावा आत्मा हा भावा भाव कल्पनेला कधीही विषय होत नाही भावा खास स्वरूप भाव है कदाचित्रम्हत्म आता आपण धनात ठेवा की मनुष्याला चवते शेवटी भावा भावा होऊन विभाजित आत्मगृपाळलं पाहिजे मराजळीव पांढरण महाराज म्हणतात आठवणी त्याच्या साथीचे नाटवही गेला स्मरूनही गेलं मी स्मरूनही गेलं भावही गेला अभावही गेला मग काय तर स्वयंदे व पांढरण गम म्हणजे हे छान मात्र सत्ताशील्लक राहते उर्वरित राहते असा एकंदर सिद्धांत आहे ठिकाणी वस्तूच्या संबंधाने त्याच्या व्यक्तीचा ग्रहांधाराचा दिसला तरी ते आपले सोडाने आज ते प्रसंग असतो परंतु त्यामुळे दिसतोय असे तसे दिसत नाही वस्तू घेण्यासारखे दिसते किंवा घरात स्वच्छ पाणी आपले दुकान असले असतात ते विकास दिसत नाही परंतु पाणी पाणीपणाने असते त्याप्रमाणे आत्मस्वरूपात ते बाजूने पाहिले असतात आणि ज्याकरता आत्मस्वरूपात बाजूने पाहिला म्हणजे आत्मसाक्षातकाराच्या दृष्टीने बोलणं चाललंय तेव्हा मी ज्याचा तो आवडतो त्याच्या दृष्टीने हा विचार करायचा नाही आपण आत्ताच्या पायाजवळ बसून विचार करतोय असं असेल तर मग ते सर्व दोन पाहणाऱ्या बाहेर तो बोलायचं बॅन्स देऊन मग बोलायचं आणिपणा सांगून आहे पण त्याचा समाप्तीनंतर कल्पना करते लग्न उद्रेच्या समाप्तीनंतर तुमची जागृतीचे जे असतो झोपलो होतो याचंही विस्मरण आणि मी जागा आहे याचं पण विस्मरण आणि ते विस्मरण आहे आता मी वर्तमान जागा आहे याच्याविषयी विस्मरण आहे आणि स्मरण आणि विस्मरण या दोन्ही असून तो जागा आहे ही जी जागृत आहे ही प्रबोध भाव आहे अस्तित्वाच्या व्यवहारालांबुंबता प्राप्त होते निर्णयांच किंवा विसुंबता येत दोन्ही धर्मीवर तुम्ही येतात हे घटाच्या संबंधाने घट आहे आणि घट नाही घटाभाव आणि घटाचा असे मग दोन्ही घट संबंधाने बोलीला विचारला तो भूमीच्या दृष्टीने घटा भावही नाही आणि घटाभाव दोन तलम जसं नाही तसं घटवतो ते तुझा नाही माझ्या अंगाने परंतु स्वतंत्र ज्यावेळेस नाही त्यावेळेस भूमिका कौत्य असतो हा आता आहे अशी कोणी तसेच मी विनोद शुद्ध शक्ता असे स्वरूप आहे मला म्हणता हे सुखरूप आहे हे सुख रूप किती सुख आहे तिथे ज्ञानाचा स्पर्श म्हणजे ज्ञानविषयका म्हणजे ज्ञानविषयता तशी स्वपर स्वपर ज्ञानविषयकानं अज्ञानविषयकान विवर्जित भावा भावाहून विवर्जित तुम्हाला सौपाधिकता आणि निरुपाधिकता भावोपाधी आणि अभावोपाधी उभयोपाधी विवर्जित तुम्हाला सर्वोपाधी विवर्जित असं ते स्वरूप आहे ते ते हो तो स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप आहे ते सोडण्याची क्षमता सुद्धा घ्यायची नाही भगवत साक्षात्कारा करता थोडंसं चिंतन असं लक्षात ठेवायचं की भगवत साक्षात्कार कसा होतो काय रूप आहे हे सांगता येण्या जोड नाही म्हणून त्याचं विशेष करून निषेधमुखाने सर्वत्र वर्णन केलेलं आहे त्यापैकी काही वर्णन आपण मागे केलंय त्याचं नुसतं तुम्हाला स्मरण करत आहोत की भगवत साक्षात्कारामध्ये त्या आश्रे जस बाहेर विषय का नाही तशी आठ आश्रय आणि वृत्ती विवर्गित अशी आपली राहणं हे आत्मसाक्षात प्रत आहे असं आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे भगवत साक्षात ज्यावेळी मानता लावतो त्या साक्षात्कारामध्ये मी ब्रह्मरूपायाचा अभिनध रूपाने मनुष्याला ज्ञानो याला भगवंताचा परमेश्वराचा अवेद रूपाने झालेला साक्षात्कार म्हणे अवेद प्रत्यक्ष म्हणे या अवेद प्रत्यक्षा बरोबरच मनुष्याला प्रत्यक्ष होतो म्हणजे मी ब्रह्म आहे आता अवेद रूपाने प्रातीभ प्रत्यक्षामध्ये एक गोष्ट घेण्यात ये ब्रह्म आहे व ब्रह्म माझा आत्मा आहे अशा प्रकारचंही प्रत्यक्ष असल्या करणारी याच्यामध्ये ब्रह्माविषयीची परमेश्वराविषयीची परोक्षतेची भ्रांती राहण माझ्या स्वतःविषयी माझी जी परिच्छिन्नते ती भ्रांती ती करणार आहात नाही परमेश्वराची व स्वयंविषयीची परिच्छिन्नता या उभय भ्रांतीला निराश करणं हे अवेग प्रत्यक्षात मोक्ष काम आहे असा अवेग साक्षात्कार झाल्याबरोबरच जसंही माणसाला त्यावेळी ज्ञान होतं ते म्हणजे ब्रह्मा ठिकाणी त्रिगुणात्मक माया अभाविकरण रूपा ज्यादा प्रत्यक्ष होते भ्रांति सत्यते की ज्यादा जगता विषय शंका सुधा अर्थात आणि अभावोपाधिक आता उभय रोबाने आपल्याला त्या परमेश्वराचं प्रत्यक्ष होत तुम्ही असं म्हणे कि अभावपाधिक असं कसं तुम्ही म्हणता सुंदर या विचार स्वामी मला स्वच्छ म्हटले उपाधी होते तर अभावरूप उपाधी का असू शकत नाही म्हणतात की अभाव उपाधिक परमेश्वराचं प्रत्यक्ष होत कारण जगताच्या त्रैतालिकास्तंता भावाचं अधिकरण परमेश्वर त्यावेळे असतो जशी भूमी घटाच्या अभावाचे अधिकरण म्हणून तर घटाच्या अभावाने युक्त आपल्याला अधिकरण रोगिला आपण काय म्हणतो घटाभाव असं म्हणतो त्याप्रमाणे जगताच्या अभावाने युक्त परमेश्वर आहे म्हणजे परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा प्रकालिका भाव आहे असं आपण जाणतो आपण त्या महापुरुषाला प्रत्यक्ष होतं म्हणजे इथे तुम्ही अभावाला उपाधी मानता अभाव उपाधीने युक्त परमेश्वर मानता त्याला असं विचारलं की अभावी उपाधी कशी उपाधि उपाधि उलत उपाधि भाव अभाव दोनों रूपा दृष्टांत देता लोह हो सुवर्ण भेदे श्रृंखलात्मक नीत्योना की पाकड़ी है आणि ही लोखंडाची साखळी पण साखळी त्याप्रमाणे परमेश्वराच्या अस्तित्व अंतस्करणाच्या उपाधीने चैतन्य त्याचं नाव जुई चैतन्य अंतस्करणाच्या इतरांच्या अभावाने युक्त जे चैतन्य ते बंध चैतन्य अभावाचं उपाधी सुरू हे असू शकतं म्हणजे अभाव उपाधी असू शकते म्हणून सर्वांचा महाराज सांगतात भावाभावाच्या उपाधी संबंध होणारे भावाभावाच्या उपाधीने ज्ञान होतं त्या संबंधाने काय घडत भावाच्या उपाधीने युक्त जे ज्ञान होत ते ज्ञापन त्याबरोबरच जगताच्या प्रयोगाने भावाच्या रूपाने ज्ञान होतं म्हणून भावा भावा भावा भाव उपाधीने युक्त परमेश्वराचं त्याला ज्ञान होत आणि अशा ज्ञानामध्ये ना ज्ञातत्व आहे ना अज्ञातत्व आहे ज्यावेळी बद्ध माणूस असतो त्यावेळी परमेश्वर त्याला प्राप्त होतो त्यावेळी अमनस्क स्थितीमध्ये बद्ध दशे मधली असलेली अज्ञात रूपता नाही जीवनमुक्त दशेमध्ये असलेली ज्ञात रूपता नाही कारण ज्ञातत्व आणि अज्ञातत्व या उभय धर्मा असल्या कारणाने भाव आणि अभाव या दोन्हीहून विवर्जित असे त्याचे निर्विशेष स्वरूप आहे या निर्विष स्वरूपाला सत्सामान्य असं म्हणतात हे या प्रकरणाचं मुख्य वैशिष्ट्य आहे इथे निर्विशेषक आहे तिथे सद्रोपट आहे आणि या सद्रोपतीमध्ये अस्तित्वाचा व्यवहार प्रकास्वरूप काय ज्ञान मात्र काय पण ज्ञानाचा व्यवहार नाही ज्ञान मात्रताहून ज्ञानाचा व्यवहार नाही सदरूपताहून व्यवहार नाही अस्तित्वाचा व्यवहार नहीं तिथे कोणताही विशेष नाही अशेष विशेष विवर्जित भावाभाव विवर्जित ज्ञातत्व अज्ञातत्व विवर्जित असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला नाही म्हणायची सोय नाही हे या प्रकरणाचं मुख्यतः पर्यायत्रिता लाभ आहेत सदरूप व चिद्रू आत्मा आहेत आता या प्रकरणाचा मुख्य सिद्धांत आहे ह्या सिद्धांताच्या बाबतीत एक तो, की हे जे प्रत्यक्ष आहे हा जो आत्माय वंदा पुत्रासारखा अत्यंत आकड हा आहे पण स्वर्गासारखा सरोक्ष हा आहे आधारा प्रवाद वस्तु तो वाक्यता अवच्छेद धर्म ही धर्मत्या पदा की तिथि प्रवृत्ति हो तो वाक्य हो त्याप्रमाणे तो ज्ञेयता व चे तर धर्म विवर्गित असल्या कारणाने स्वतःच्या वृत्ती ज्ञानाला व अन्याच्या वृत्ती ज्ञानाला तो विषय होत नाही प्रत्यक्ष आहे पण बाहेर बहिर्मुख वृत्तीने होणार हे प्रत्यक्षने प्रत्यक्ष आहे किंवा अंतरमुख प्रत्यक्ष म्हणून असं वर्णन केलं की आत्मप्रत्यक्षता अनात्मप्रत्यक्षता विशिष्ट प्रत्यक्षता शुद्ध प्रत्यक्षता शुद्धात्म प्रत्यक्षतेमध्ये सुद्धा अगोदरता आणिता अगोदरता ही प्रत्यक्षता आहे घटाची ही प्रत्यक्षता घटाची प्रत्यक्षता बाह्य प्रत्यक्षता त्याच्यामध्ये गहित मुखत आहे त्याच्यामध्ये विषयता आहे त्याच्यामध्ये स्वभिनता आहे ही स्वभिनता त्याच्यामध्ये नाही ज्याच्यामध्ये गहितमुखता नाही नाही असंही प्रत्यक्ष आहे प्रत्यक्ष आहे पण साक्षी भाष्य असल्या कारणाने ज्यात सत्ता असल्या कारणाने ते पारमार्थिक सत्तेला कधीही प्राप्त होऊ शकत नाही सुख दुःखासार्थ साक्षी भाष्य ते ब्रह्मज्ञान नाही किंवा ती रूपाने प्रत्यक्ष आहे